पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण सातवे अभय दोन नऊ एकोणीशे तीस मंगल प्रभात याची गणना सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे वर्णन करताना भगवंतांनी प्रथम केली आहे ती श्लोक असण्याच्या सोयीसाठी की अभयाला प्रथम स्थानच मिळाले पाहिजे म्हणून याच्या वादात मी शिरत नाही त्याचा निर्णय करण्याची माझ्या ताकदही नाही माझ्या समजुतीने अभयाला सहजच प्रथम स्थान मिळाले असले तरी ते यथायोग्यच आहे अभयाच्या अभावी इतर संपत्ती हाती लागणारच नाही अभया खेरीज सत्याचा शोध व्हावाच कसा अभयाखेरीज ऐंशीचे पालन कसे होणार हरिनो मारग छे शुरानो नी कायर काम जोणे सत्य म्हणजेच हरी राम नारायण वासुदेव कायर म्हणजे भयभीत भॅड शूर म्हणजे भयम्क्त तरवारीचे हात वगैरे शिकलेला नव्हे तरवार ही शुराचे चिन्ह नवे, भीतीचे चिन्ह आहे अबय म्हणजे सर्वतरेच्या बाह्य भयांपासून मुक्ती मृत्यूचे भय धन दौलत चोरी जाण्याचे भय कुटुंब परिवारासंबंधीचे भय रोगाचे भय शस्त्रप्रहाराचे भय अभ्रूचे भय कोणी नाराज होईल याचे भय अशा तऱ्हे भयाची वंशावं वाटेल तडीव लांबवता येईल केवळ एका मृत्यूचे भय जिंकले की सर्व भय जिंकली असे सामान्यता म्हणले जाते पण ते बरोबर दिसत नाही पुष्कळजनांनी मृत्यूचे भय सोडले असते पण ते इतर अनेक प्रकारच्या दुःखापुढे पळ काढतात कोणी स्वतः जीवावर उदार असतात पण आपतेष्टांचा वियोग त्यांना सहन करवत नाही एखादा कृपण हे सर्व जाऊ देईल प्रत्यक्ष देहावर पाणी सोडील पण साठविलेले धन सोडताना त्याचा जीव कासावीस होईल कोणी स्वतःची मानू वाभरू किंवा प्रतिष्ठा सांभाळून देण्यासाठी अनेक भडीभुडी कर्मे करायला उद्युक्त होईल व करीलही लोकनिदेच्या भयाने सरळ मार्ग दिसत असताही कोणी तो स्वीकारण्यास काकू करील सत्याचा शोध करणाऱ्याने या सर्व भयांना गचांनी दिल्याखेरीच गत्यंतर नाही हरिश्चंद्राप्रमाणे सर्वस्वाची पायमल्ली करून घेण्याची त्याची तयारी असली पाहिजे हरिश्चंद्राची कथा काल्पनिक न असेना पण प्रत्येक आत्मार्थी इस्माचा अनुभव अर्था आहे अर्थात या कथेची किंमत कोणत्याही ऐतिहासिक कथेपेक्षा अनंतपटीने अधिक आहे व कथा आपण सर्वांनी हृदयाशी धरण्यासारखी मनन करण्यासारखी आहे अभयव्रताचे संपूर्ण पालन जवळजवळ अशक्य आहे सर्व तऱ्हेच्या भयांमधून मुक्तता एक त्यालाच लाभेल की ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे अभयी ही निर्मोह स्थितीची पराकाष्ठा होय निश्चय केल्याने सतत प्रयत्न केल्याने आत्म्यावरील श्रद्धा वाढत गेल्याने अभयाचे प्रमाण वाढवू शकेल मी आरंभीस म्हटले की आपल्याला बाह्य भयांपासून मुक्तता मिळवायची आहे अंतरात वास करणारे जे शत्रू त्यांना तर भिवूनच चालले पाहिजे काम क्रोधाधिकांचे भय हेच खरेखुरे बय होय त्यांना जिंकले तर भीतीदायक बाह्यवस्तूंचा उपद्रव आपोआप नाहीसा होईल सर्व भीती एका देहामुळे आहे देहावरील ममता झडली तर अभय सहजे प्राप्त होईल अशा तऱ्हेने विचार केलास तर आपल्या लक्षात येईल की सर्व भये आपल्या कल्पनेचे खेळ आहेत पैशामधून कुटुंबामधून शरीरामधून माझेपणा काढून टाकला की भय राहिलेच कोठे तेन ते न हे रामबान वचन आहे कुटुंब पैसा देह आहेत तशीच राहणार आमची त्यांच्याबद्दलची कल्पना बदलली म्हणजे झाले ती आपली नवत माझी नवत ती ईश्वराची आहे मी सुद्धा त्याचाच आहे अस या जगात काहीच नाही मग मला डर तो कसता म्हणूनच उपनिषदकाराने म्हटले आहे त्याचा त्याग करून उपभोग घे म्हणजे आपण ज्याचे रखवालदार म्हणून रहावे तो ईश्वरच आपल्याला त्याचे रक्षण करण्यापुरती शक्ती व सामग्री देईल अशा तऱ्हेने धनीपणा सोडून चाकर बनलो शून्यवत होऊन गेलो तर सहजी सर्व भय जिंकू सहजीत शांती प्राप्त करू सत्यनारायणाचे दर्शन करू